पुस्तक नैतिक धर्म लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे नैतिक वर्तन म्हणजे काय विशिष्ट वर्तन नैतिक आहे असे केव्हा म्हणता येऊ शकते अनैतिक आणि नैतिक या गोष्टींमधील विरोध दाखवणे हा या प्रश्नामागील हेतू नाही उलट दैनंदिन जीवनात आपण अनेक अशा गोष्टी करत असतो ज्या नैतिक आहेत असे काही लोक समजतात आणि ज्यांच्या विरुद्ध परंपरागत दृष्टिकोनातून आपण काहीच बोलू शकत नाही अशा गोष्टींचा आपण विचार करूया आपल्या बहुतेक क्रिया बहुदा न नैतिक असतात त्यांच्यामध्ये सामान्यपणे नैतिकतेचा प्रश्न उपस्थित होत नसतो कारण बहुतेक वेळा आपण प्रस्थापित परंपराप्रमाणे वर्तन करत असतो अशा प्रकारचे परंपरागत वर्तन करणे अनेकदा आवश्यकही कर असते अशा प्रकारच्या कोणत्याच नियमाचे आपण पालन केले नाही तर गोंधळाशिवाय काहीही निर्माण होणार नाही आणि समाज सामाजिक दळणवळण या गोष्टी संपुष्टात येतील असे असले तरीही केवळ परंपराचे पालन करण्याला नैतिकता म्हणता येऊ शकत नाही नैतिक वर्तन हे आपले स्वतःचे वर्तन असले पाहिजे ते आपल्या स्वतःच्या उत्स्फूर्त इच्छेतून निर्माण झालेले असले पाहिजे आपण जर यंत्राप्रमाणे वागलो तर आपल्या वर्तनाबद्दल नैतिकतेचा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही यंत्राप्रमाणे कृत्य करणे योग्य आहे असे समजून आपण जर एखादे कृत्य केले असेल तरच त्यासंबंधी नैतिकतेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आपण असे करतो तेव्हा आपण विवेकबुद्धीचा वापर करतो व विवेकबुद्धी ही नैतिकतेचा पाया आहे यांत्रिकपणे काम करणे आणि हेतुपूर्वक काम करणे यातील भेद आपण लक्षात ठेवला पाहिजे गुन्हेगाराला माफी देणे हे राजाकरता नैतिक कृत्य असू शकते राजाचा संदेश घेऊन जाणारा दूध केवळ यांत्रिकपणे काम करत असतो परंतु राजाचा आदेश घेऊन जाणे हे आपले कर्तव्य आहे आणि त्यामुळे दूध तो आदेश घेऊन जात असेल तर ते कृत्य नैतिक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो जो माणूस कृती करताना आपल्या बुद्धीचा आणि विचारशक्तीचा उपयोग करत नाही आणि एखाद्या ओणक्याप्रमाणे प्रवाह पतीत होऊन वाहत राहतो त्याच्या कृतीतील नैतिकता समजून घेण्याचा आधार कोणता काही वेळा माणूस परंपरा सोडून निर्बळ सांगुलपणाच्या दृष्टीने स्वतःच्या जबाबदारीवर वेगळे वर्तन करतो अशा प्रकारचा महानायक वेंडेल फिलिप्स अमेरिकी वक्ता समाजसुधारक आणि गुलामगिरी विरोधक होता जन जनसभेला संबोधित करताना तो एकदा म्हणाला होता जोपर्यंत तुम्ही स्वतःचे मत बनवणे आणि ते व्यक्त करणे शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला काय वाटते याची मला चिंता नाही याप्रमाणे आपण जेव्हा आपल्या विवेकाकडे लक्ष देतो तेव्हा आपण नैतिकतेच्या मार्गावर पाऊल टाकतो असं म्हणता येईल आपण या पातळीवर तोपर्यंत पोहोचू शकत नाही जोपर्यंत आपला विश्वास आणि अनुभव आपल्या ईश्वर सर्वांचा ईश्वर आपल्या सर्व वर्तनाचा साक्षीदार नसतो आपण केलेले कृत्य चांगले असणे पुरेसे नसते त्यामागे चांगले काम करण्याचा हेतू सुद्धा असला पाहिजे म्हणजे वर्तन नैतिक आहे की अजून काही आहे हे कृत्याच्या हेतूवर अवलंबून असते दोन माणसांनी अगदी एकसारखे के काम केलेले असू शकेल आणि तरीही एकाचे वर्तन नैतिक असू शकेल तर दुसऱ्याचे त्याच्या उलट उदाहरणार्थ कल्पना करा की एक माणूस करुणेमुळे भूकेद्यांना अन्न देतो तर दुसरा प्रसिद्धी व प्रिष्ठे वा इतर काही स्वार्थसिद्धी दोघेही सारखेच काम करत असले तरी एकाची कृती नैतिक आहे आणि दुसऱ्याची न नैतिक वाचकाने या ठिकाणी दोन शब्दांचा अर्थामधील भेद लक्षात ठेवला पाहिजे नैतिक वर्तनाचेही वाईट परिणाम झाल्याचे दिसू शकते नैतिकतेचा विचार करत असताना आपण करत असलेली कृती चांगली आहे व ती करण्यामागील आपला हेतूही चांगला आहे हे पाहणे आवश्यक असते त्या कृतीचा परिणाम आपल्या हातात नसतो फळ देणारा केवळ ईश्वरच आहे अलेक्झांडरला इतिहासकार महान म्हणतात विश्वविजया करता तो जिथे कुठे गेला तिथे तो ग्रीक भाषा आणि ग्रीक संस्कृती घेऊन गेला परंतु हे सर्व करण्यामागे अलेक्झांडरचा हेतू विजयश्री खेचून आणणे आणि नावलौकिक मिळवणे एवढाच होता त्यामुळे अलेक्झांडरचे वर्तन नैतिक होते असे कोण म्हणू शकेल त्याला महान म्हणणे ठीक आहे परंतु त्याला नैतिक म्हणता येऊ शकत नाही याप्रमाणे विचार केला असता असे सिद्ध होते की चांगल्या हेतूने केलेले नैतिक कृत्यही पुरेसे नसते असे कृत्य करण्याचे माणसावर बंधन नको भीतीपोटी एखादे वर्तन झाले असेल तर त्यात नैतिकता नसते मी जर माझ्या ऑफिसमध्ये उशिरा गेलो तर मी माझे पद गमावू शकतो त्याचप्रमाणे माझी साधी राहणी आणि अहंकारविरहिता यांच्याकरता माझी आर्थिक परिस्थिती कारणीभूत असेल आणि वेगळ्या प्रकारची राहणी मला परवडण्यासारखी नसेल तर माझी राहणी नैतिकतेच्या कसोटीला उतरू शकत नाही परंतु मी श्रीमंत असूनही जगातील दुःख आणि गरिबी पाहून सुखासीन व ऐशारामाचे जीवन जगण्याऐवजी साधे आणि सरळ जीवन जगण्याचे ठरवत असेल तर माझे वागणे नैतिकतेच्या वर्गातील होईल तसेच कामगारांनी काम सोडून जाऊ नये म्हणून जर मालक कामगारांशी चांगला वागत असेल आणि त्यांना अधिक पगार देत असेल तर त्याचे वागणे स्वार्थीपणाचे होईल उलट आपली संपन्नता कामगारावर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन मालक कामगारांच्या कल्याणाचा विचार करत असेल व त्यांच्याशी प्रेमाने वागत असेल तर त्याचे वर्तन नैतिक आहे असे म्हणता येईल याचाच अर्थ एखादी कृती नैतिक होण्याकरता ती करण्याची सक्ती वा बंधन नसावे बंडखोर शेतकरी आपल्या हक्कांची मागणी करता करता संतापून रिचर्ड राजा यांच्याकडे गेले तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजाने आपल्या सहशिक्क्यांनीशी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सनदी बहाल केल्या परंतु धोका टळल्यानंतर याच राजाने शेतकऱ्यांकडून बजब्रीने सनदेचे ते कागदपत्र काढून घेतले रिचर्ड राजाचे पहिले वर्तन नैतिक होते आणि दुसरे अनैतिक असे जर आपण म्हणालो तर ती चूक होईल त्याची पहिली कृती सुद्धा भीतीपुटीत झालेली होती व तिच्यात नैतिकतेचा अंशही नव्हता ज्याप्रमाणे भीतीमुळे वा बळजबरीने केलेले वर्तन नैतिक असू शकत नाही त्याचप्रमाणे स्वार्थाने प्रेरित होऊन गेलेले वर्तनही नैतिक असू शकत नाही याचा अर्थ नसा नाही की स्वार्थामुळे प्रेरित होऊन केलेले सर्व वर्तन व्यर्थ असते अशा वर्तनाला नैतिक म्हणणे हे नैतिक संकल्पनेची प्रतिष्ठा कमी करणारे व नैतिकतेची निंदा करण्यासारखे होईल एक उत्तम धोरण म्हणून प्रामाणिक असणाऱ्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा फार काळ टिकू शकत नाही शेक्सपिअरने सांगितल्याप्रमाणे नफ्याच्या प्रेरणेतून निर्माण झालेले प्रेम खरे प्रेम नसते ते प्रेम नसते प्रेम ज्या झालेली असते भेसळ अहमपणाची आणि झालेले असते दुर्लक्ष मुख्य मुद्द्याकडे मग हे देवा तुझ्यावरच का मनापासून करू नये प्रेम स्वर्गाचे राज्य मिळवण्याकरता नाही आणि नरकापासून सुटका करून घेण्याकरताही नाही नाही काही मिळवायचे आहे म्हणून ना एखाद्या करता। हे अजर अमर दयाधना करायचे आहे मला प्रेम तुझ्यावर जसे करतोस तू माझ्यावर तसेच हे या जगातील भौतिक लाभ मिळवण्याकरता केलेले वर्तन न नैतिक असते त्याचप्रमाणे परलोकातील वैयक्तिक सुख शांतीकरता करण्यात आलेले वर्तनही नैतिक असते जे वर्तन केवळ चांगुलपणाच्या आवडी खातर करण्यात येते केवळ तेच वर्तन नैतिक असते महान ख्रिस्त संत सेंट झेव्हियर कळकळीने कल प्रार्थना करत होते हे देवा माझे मन नेहमी शुद्ध राहू दे परलोकातील उच्च स्थानाकरता वा सुखशांती करता ते ईश्वरभक्ती करत नव्हते ते प्रार्थना करत होते कारण प्रार्थना करणे माणसाचे कर्तव्य आहे असा त्यांचा विश्वास होता महान साध्वी थेरेसाची इच्छा होती की तिच्या उजव्या हातात मशाल असावी आणि डाव्या हातात पाण्याने भरलेले भांडे मशालीने तिला स्वर्गातील वैभव जाळवून टाकायचे होते तर भांड्यातील पाण्याने नरकातील आग विझवून टाकण्याची तिची इच्छा होती लोकांनी ईश्वराची सेवा नरकातील यमयातनांच्या भीतीने वा स्वर्गीय सुखांच्या लोभापाई करू नये तर केवळ सेवेकरिता सेवा करावी अशी तिची इच्छा होती अशा प्रकारे नैतिक राहण्याकरता माणसाला मृत्यूचा सुद्धा शौर्याने सामना करण्याची तयारी ठेवावी लागते मित्रांशी प्रामाणिकपणे वागायचे आणि शत्रूंचा विश्वासघात करायचा हे भित्रेपणाचे लक्षण आहे भीतीपोटी करण्यात आलेल्या चांगल्या वर्तनात नैतिकतेचा गुण किंचितही नसतो हेन्री क्ले हा दयाळूपणाकरता प्रसिद्ध होता परंतु आपल्या महत्वाकांक्षेकरता त्याने दयाळूपणाचा त्याग केला होता अमेरिकेतील वकील डॅनियल वेबस्टर यांच्यात बुद्धिमत्ता शौर्य आणि उमेदपणा इत्यादी गुण होते असे असतानाही एकदा त्यांनी आपला प्रामाणिकपणा काही पशांकरता विकला होता एका घृणित कृत्याने त्यांनी आपल्या सर्व सत्कृत्यांवर पाणी फिरवले होते आपण माणसाच्या मनात प्रवेश करू शकत नाही त्यामुळे माणसाच्या नैतिकतेसंबंधी निर्णय घेणे किती कठीण असते हे यावरून दिसून येते या, या प्रकरणाच्या सुरुवातीलाच नैतिक कृत्य कोणते असा जो प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाचे उत्तर आता आपल्याला मिळालेले आहे आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे नैतिक कृत्य करणारी व्यक्ती कशी असायला हवी हेही आपण पाहिले आहे